स्कंद नववा अध्याय एकतीसावा सावित्रीला देवी मंत्राचा उपदेश यमाने सांगितलेले शक्तीचे वर्णन ऐकल्यावर सावित्रीच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले ती यमास म्हणाली हे धर्मराज सर्वांचा उद्धार करणारी शक्ती हे सर्वांचे परमपद आहे अशा शक्तीच्या कीर्तनाने वेद आणि योग यांचे आचरण केल्याचे फळ मिळते मुक्ती अमरत्व यांना शक्तीच्या सोळाव्या कलेचीही सर नाही या देवीला कसे भजावे हे मला सांगा तसेच शुभ अशुभ कर्माचे फलाविषयीही मला सांगा असे म्हणून सावित्रीने धर्माची स्तुती केली ती म्हणाली पुष्कराज धर्माची आराधना करून सूर्याने धर्मरूपी पुत्राची प्राप्ती करून घेतली त्या धर्मराजाला मी नमस्कार करते त्याची सर्व भूतांचे ठिकाणी समबुद्धी आहे म्हणून त्याला शमन म्हणतात मी त्याला प्रणाम करते जो प्राण्यांचा अंत करतो आणि कर्माप्रमाणे फलतो त्या कृतांतलामधा नमस्कार असो पाप्यांना दंड करण्यासाठी जो दंडधारण करतो त्या शास्त्राला मी नमस्कार करते सर्व काली विश्वाची गणना करणाऱ्यास आणि अनिवार्य कालास मी वंदन करते जो तपस्व्यात स्थित असून मनोनिग्रही आहे जो जितेंद्रिय आहे अशा त्या कर्मफल देणाऱ्या यमास मी नमस्कार करते जो सर्वज्ञ आणि पुण्यवानांचा मित्र आहे त्याला मी नमस्कार करते ब्रह्मतेजाने ज्याचा जन्म झाला जो ब्रम्हतेजाने झळकतो आहे जो परब्रह्माचे ध्यान करतो त्या ईश्वराला मी वंदन करते असे म्हणून सावित्रीने यमाला नमस्कार केला तेव्हा यमाने तिला शक्तीची उपासना आणि कर्मविपाक सांगितला हे यमाष्टक प्राप्तकाली जो निवाने मनतो तो यमा भयापसन मुक्त होतो महा बाप्या जरी भक्तिपूर्वक पठन केले तरी यम शुद्ध करतेसावा समाप्त